पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्यापाटील प्रकरण सतरावे लिलाव करणारे गांधीजींना महात्मा म्हणणं किंवा त्यांच्या पायापडनं हा गुन्हा ठरवावा अशी गांधीजींची इच्छा होती त्यासाठी ते एखादं बिल पास करून घेण्यासाठी पाठिंबा देणार होते पण त्यात ते नायक म्हणून शहरात खेड्यात होणारं स्वागत टाळता आलं नाही काही ना काही चांगलं काम करण्याच्या निमित्तानं ते गावोगावी जात राहिले जनतेच्या संपर्कात राहिले सगळीकडे त्यांचं भरभरून भक्तीनं आणि प्रेमानं स्वागत व्हायचं त्यांना पुष्पगुच्छ दिले जात हार घातले जात लोक त्यांना उंची चौकटातली मानपत्र देत किंवा थैल्या दागिने दागिन्यांच्या पेट्या देत गांधीजींनी या प्रेमाचं कौतुक केलं पण त्यांना हारतोरे झेंडे मानपत्र यात होणारी पैशाची उदळपट्टी अमान्य होती ते म्हणत जिथे सामान्य माणसाचं दिवसाचं सरासरी उत्पन्न तीन पैसे आहे तिथे ही काय कामाची लोकांना त्यांनी हे सगळं थांबवायला सांगितलं पण काही उपयोग झाला नाही या वाया जाणाऱ्या गोष्टीचं रुपांतर त्यांना उपयोगी संपत्तीत करायचं होतं त्यांच्या मनात एक कल्पना चमकली लोक त्यांना पैसे द्यायला तयार होते पण त्यांना सार्वजनिकरित्या दान करण्याची अधिक चांगली संधी का देऊ नये त्यांनी सर्व भेटवस्तूंचा लिलाव करायचं ठरवलं विशेषतः फुलांसारख्या अल्पजीवी वस्तूंचा सार्वजनिक सभांमध्ये व्यासपीठावर बसलेले गांधीजी म्हणत इथे कुणी छोट्या मुली नाहीत त्यामुळे हारांचं काय करावं ते मला कळत नाही कुणी हार विकत घेल का ते आनंदानं घोषणा करत दोन रुपये एक वार तीन रुपये पाच रुपये आणि लिलावाची रक्कम वाढत जाई एखादा हार किवा लिंबू विकत घ्यायला कधीकधी हाराचे तीस रुपये मिळत तर कधी तीनशे रुपये लोक लिलावाची बोली करण्यात मागे नव्हत एकदा गांधीजींनी एक दागिन्याचा गांधी दा डबा उचलला आणि म्हणाल याची किंमत रुपये दोनशे नाही नाही मी चुकून म्हणालो याची किंमत पंचाहत्तर रुपये जेव्हा कोणीतरी 300 रुपये देऊ केले तेव्हा ते, ते म्हणाले 300 रुपये 300 रुपये चला मला आणखी पैसे हवेत पूर्वी मला अशा पेटीला 1000 हजार रुपये मिळाले होते कलकत्त्याच्या नागरिकांनी त्यांना तीन प्रसंगी सुंदर भारी पेट्यांमध्ये मानपत्र दिलं आणि त्यांनी त्या सगळ्यांचा लिलाव केला ते, के ते म्हणाले या गोष्टींचा लिलाव करून मी त्या मागच्या प्रेमाला कमी लेखतोय असे कृपया समजू नका मी तर माझ्याबरोबर ट्रंका नेत नाही मला या पेट्या नेणं शक्य नाही आश्रमातही त्या ठेवायची काही सोय नाही त्यामुळे मला असा लिलाव करणं यात काही चुकीचं वाटत नाही लिलावात एक मोठी निरोगी ईर्षा असते एखाद्या चांगल्या कामाला मदत करण्यासाठी माणसामध्ये जे औदारी असतं ते जागं करण्याचा सा हा साधा मार्ग आहे आणि हे पण लक्षात घ्या की माझ्या लिलावात भाग घेणारे लोक उगास मला खुश करण्यासाठी म्हणून काही प्रचंड किंमत देत नाही कधी कुठेतच असं घडत असे की गांधीजींच्या उदारपणे देण्याच्या आव्हाडाला श्रोत्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांनी लिंबू 10 रुपयाला विकलं सुताचा हार दोनशे एक रुपयांना सोन्याची टकळी पाच रुपयांना दागिन्यांची पेटी 1000 हजार रुपयांना विकली एका संस्थेची पायाभरणी केल्यावर त्यांनी ते घमेल आणि फावडं एक रुपयांना विकलं एकदा लिलावासमोर एक छोटा मुलगा हो होता त्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट होतं गांधीजींनी तिकडे हात दाखवला आईनं मुलाला उचललं गांधीजींनी मुलाला थोपटलं आणि त्याचं लॉकेट काढून त्याचा लिलाव केला एकदा त्यांनी घोषित केलं की माझ्याकडे पुष्कळ अंगठ्या जमलेल्या आहेत आणि मला त्या सगळ्या विकून टाकायच्या आह तीनदा लिराव पुकारल्यावर अंगठी चारशे पंचेचाळीस रुपये विकली गेली एरवीत्या अंगठीची खरी किंमत 30 रुपये होती एकदा त्यांना त्यांच्याकडे जमा झालेल्या नोटांमध्ये आणि चांदीच्या तांबीच्या नाण्यांमध्ये एक कवडी मिळाली गांधीजीनं तिचं फार कौतुक वाटलं एखाद्या गरीब माणसाकडे द्यायला काहीच नसावं त्यामुळे त्यांनी एक कवडी दिली असेल त्यानं त्याचं सर्वस्व दिलेलं आहे हे त्यागाचं प्रतीक आहे त्यामुळे त्याचं मोल सोन्यापेक्षा जास्त आहे आणि खरोखरच तो सोन्यापेक्षा जास्त मोलाचे आहे हे सिद्ध झालं लिलावात एकानं तिचे एकशे अकरा रुपये दिले सतत प्रवासाचे ताणतणाव भरगच्च कार्यक्रम किंवा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांचं ओझं असलं तरी गांधीजींच्या उत्साहाचा झरा कधी आटला नाही किंवा त्यांचं बनिये पण हरवलं नाही अठयाहत्तराव्या वर्षी हिंदू मुसलमानमधला तणाव आणि जातीय दंगली यांनी त्रस्त झाले असतानाही गांधीजी बिहारला गेले दंगलग्रस्त मुसलमानांसाठी त्यांनी निधी गोळा केला आणि भेट म्हणून मिळालेल्या दागिन्यांचा लिलाव केला गांधीजींकडे त्यांचे स्वतःचे काहीही पैसे मालमत्ता नव्हती ते गरीब आश्रमवासी म्हणूनच राहत एकदा त्यांनी एका तांब्याचा पैसा सार्वजनिक निधीला दिला या प्रसंगाची आठवण म्हणून गांधीजींच्या एका भक्तानं तो पाचशे रुपयाला खरेदी केला आणि जवळ ठेवला